ज्याची बुद्धी कुठेही आसक्त होत नाही व जो जितेंद्रिय व निर्व आहे असा मनुष्य संन्यासाच्या योगाने उत्कृष्ट अशा ज्ञानसिद्धीला प्राप्त होतो तर वारा तसा पारध्याच्या जाळ्यात इकडून तिकडे जाताना अडकत नाही तसा देह आदी करून जे संसाराचे पाश त्यात असूनही सापडत नाही हे पहा पिकलेले फळ जसे देठाला धरीत नाही किंवा देठही त्याला धरीत नाही तसे संसाराधिकावरील सर्व प्रेम निर्जी होते पुत्र द्रव्य स्त्री ही आपल्या तंत्राने वागत असले तरी ही माझी आहेत असे न म्हणता तो त्यांचा विषाप्रमाणे त्याग करतो फार काय सांगावे कढत पदार्थाच्या योगे हाताला चटका बसताच जसा मनुष्य हात मागे घेतो तसे त्याची बुद्धी विषयापासून मागे परतून आत्मविचाराकडे लागते अशा प्रकारे अंतःकरण हे विषयात द्वारा विषयाक न जाने विषयी याची शपथ मोड़ित नहीं जी स्वामी भयाने दासी आज्ञा मोड़ित नहीं तसे अर्जुना ईक्या चित्त धरुन ताला आत्म्या छंदोस जसा अग्नि राखी पुरला धूर अपोआप राहतो तहपर विषया की इच्छा सहज नष्ट होते मनुन मनाग्रहला इच्छा अपोआप नहीं होते फार सांगून काय अशी भूमिका साधकाला प्राप्त होते हे बघ अर्जुना विपरीत बोध सगळा मावळून त्याला खरा खराबच प्राप्त होतो जसे साचवलेले पाणी रोज खर्च केले म्हणजे ते सरते तसे प्रारब्ध कर्म भोगांती सरते आणि अहम कर्तृत्व भावना नसल्यामुळे नवीन कर्म उत्पन्न होत नाही अर्जुना अशा प्रकारे सर्व कर्माची क्षीणदशा झाली म्हणजे मग गुरूंची आपोआप भेट होते हे पहा रात्रीचे चार प्रहर संपले म्हणजे अंधकाराचा नाश करणारा जो सूर्य तो दृष्टीस पडतो अथवा फळाचा घड घेऊन तो ज्याप्रमाणे केळीची वाढ खुंटवतो त्याप्रमाणे श्रीगुरु हे भेटून जिज्ञासूची कर्मकर्तृत्वाची खटपट बंद करतात मग पौर्णिमा प्राप्त झाली म्हणजे ज्याप्रमाणे चंद्राचे ठिकाणी मुळीच उणीव राहत नाही त्याप्रमाणे गुरुकृपा झाली म्हणजे जिज्ञासूला कोणतीही उणीव राहत नाही त्यावेळी अज्ञान म्हणून जेवढे असते तेवढे तर त्यांच्या कृपेनेच नष्ट होते आणि रात्र गेल्यावर अंधार नाहीस होतो त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश म्हणजे त्याच्या पोटात जे कर्म करता आणि कार्य ही त्रिपुटी आहे तीही नाश पावते जशी गर्भिणी मारली म्हणजे पोटातला गर्भ निराळा मारावा लागत नाही तो आपोआपच मरतो तसा अज्ञानाचा नाश झाला म्हणजे सर्व कर्माचा नाश होतो अशा प्रकारे सर्व कर्माचा समूह नाश होणे याला संन्यास म्हणतात तोच त्याला प्राप्त होतो त्यामुळे अज्ञानाच्या त्यागाने सर्व दृश्य पदार्थ नष्टवर झाले म्हणजे मग जाणावयाचे जे दे तो आपोआप सुद्धाच होतो असे पहा मनुष्य झोपेतून जागा झाल्यानंतर आपण डोहात बुडत असल्याचा जो त्याला स्वप्नात भ्रम झाला होता तो सत्य मानून त्यातून आपल्याला काढण्याविषयी तो खटपट करील काय त्याप्रमाणे मला कळत नाही मी आता समजून घेईन हे त्याचे दुःस्वप्न नष्ट होते आणि ज्ञे हे जाऊन तो केवळ ज्ञान मात्र होतो अर्जुना प्रतिबिंबा सहित आरसा दूर नेल्यानंतर ज्याप्रमाणे पाहणारा हा पाहतेपणाविषयी राह असतो त्याप्रमाणे अज्ञान जे जाते ते एकटे न जाता ज्ञानालाही घेऊन जाते मग निष्क्रिय असे ज्ञान मात्र उरते अर्जुना या नैष्कर्म भूमिकेच्या ठिकाणी स्वभावता कोणतीच क्रिया नाही म्हणून त्या स्थितीला नैष्कर्म्यसिद्धी असे म्हणतात ते आपले स्वरूप असून नसतेपणाच्या भ्रमामुळे जो आष्णेपणा येतो तोही जाऊन केवळ आश्णेपणा राहतो जसा वायूच्या उपाधीमुळे उत्पन्न होणाऱ्या हुना, लाटा वायू नाहीसा झाला म्हणजे आपोआप पाण्याशी ऐके पावतात असे कोणतेही कर्म न होणे अशी जे स्थिती तिला नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात आणि हीच साहजिकता सर्व मुख्य होय कळस बसल्यावर जसा देवळाच्या कामाचा शेवट होतो अथवा गंगा समुद्रात पावली म्हणजे जसे पुढे तिचे नाव राहत नाही किंवा सोने शुद्ध करीत असता सोळा आणि लागला म्हणजे ज्याप्रमाणे शुद्ध करण्याची क्रिया बंद होते त्याप्रमाणे आपले अज्ञान ज्ञानाने नाहीसे केले ते ज्ञानही जेव्हा नाहीसे होईल अशी जी स्थिती तिच्यापेक्षा दुसरे काही प्राप्त होणे राहत नाही म्हणून तिला परमसिद्धी असे म्हणतात कौंतया ही ज्ञाननिष्ठा योग्यता रूप जी सिद्धि ज्यादा प्राप्त हालां ब्रह्मा की प्राप्ति कसी होती संक्षेपाने संग समे हि जी ब्रह्म प्राप्ति तीज ज्ञा परम सीमा हो पी गुरुकृपे योगे ज्याण भाग्यवन पुरुषासी आत्मसिद्धि प्राप्त होते सूर्य उगवता जसा अंधार प्रकाश होते कि दिव्या ज्योतिष काफू लगता तो दिवा हो अथवा मिठाचा खडा पाण्यात पिळवता जसा जलरूप होऊन जातो किंवा निरलेल्या मनुष्यात जागे केल्यावर दैवयोगाने ज्या कोणाची वृत्ती गुरुवाक्य श्रवणाबरोबर भेदाचा नाश करून स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते मग त्याला काही एक कर्म करण्याचे उरते असे कोण म्हणेल पहा की आकाश सर्वत्र भरलेले असल्यामुळे त्याला एकड़ून तिकडे व तिकडून इकडे येणे घडते का म्हणून ज्यास आत्मसिद्धी प्राप्त झाली आहे त्याला खरोखर काही एक कर्तव्य उरत नाही परंतु ज्या साधकाला इतका अधिकार प्राप्त झाला नसेल असंभावना व विपरीत भावना हे दोष असल्यामुळे बुद्धीचा निश्चय झालेला नसेल अर्जुना कोणी एक साधक जो तीव्र अधिकार आहे तो श्रीगुरूंच्या वचनाची व त्याच्या कानाची गाठ पडण्याबरोबर ब्रह्मस्वरूप होतो एरवी ज्या मंदाधिकारी साधकाने स्वकर्म स्वकर्मरूप अग्नीमध्ये काम्य कर्म व निषिद्ध कर्म या इंधनाने रज आणि तम हे गुण अगोदर जाळून टाकले नंतर पुत्र वित्त व स्वर्गाधी लोक या तिहींचा काम हा ज्याच्या स्वाधीन होऊन घरी सेवक झाला भिन्न भिन्न विषयांचे ठाई प्रवेश केल्यामुळे इंद्रिये जी विटाळी होती ती योगामध्ये प्रत्याहार रूपे स्थिर्था स्नान घालून पवित्र केली आणखी स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त होणारे फल ईश्वरास अर्पण करून त्याच्या प्रसादाने अक्षय वैराग्यपद प्राप्त करून घेतले अशा प्रकारे आत्मा साक्षात्कार रूप ज्ञान ते होण्याला जी साधने पाहिजेत ती सर्व सामग्री मिळवली तशात सदगुरु की गा पड़ी वो यानी ही प्रतारणा न करता सम्यक ज्ञा उदेश परंतु औषध घेता क्षण तत्काल रोगा की निवृत्ति होने अपने मूर्त प्रकृति की प्राप्त होते काथवा प्रात काल ही सूर्य अगोतास मध्यान्ह होते उत्तम जमीन अर्जन्यवृष्टि वत्तम बीज ही फेरलेस पुष्क पीक ये परन्तु अर्जुना वे लगता उत्तम मार्ग असून त्यात चांगल्याची सोबतही मिळाली तरी ज्या ठिकाणी आपल्या जावायचे असेल त्या ठिकाणी जाण्यास वेळ हा लागायचाच त्याप्रमाणे वैराग्यही प्राप्त झाले त्यात सद्गुरूंचीही भेट झाली व ज्ञानप्राप्ती करून घेण्याचीही अंतकरणात इच्छा झाली मग त्यांच्या उपदेशाने ब्रह्म एक सत्य आहे व त्या वाचून इतर सर्व प्रपंच भ्रांती रूप आहे हे ऐकून साधकाचाही त्याप्रमाणे दृढ निश्चय झाला परंतु असे ते सर्व व्यापक व सर्वोत्तम परब्रह्म ज्या ठिकाणी मोक्ष शब्दही नाहीसा होतो अर्जुना साध्य साधक साधन ही त्रिपुटी ज्या ज्ञानाने नाहीसे होते असे ते ज्ञान ते ज्या ब्रह्माच्या ठिकाणी लय पावते जेथे ऐक्याचा एकपणाही उरत नाही व जेथे आनंद सुखाचा लेशही उरत नाही व जेथे काही न उरून जे उरते असे ते ब्रह्म त्या ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्य पाहून राहणे हे क्रमानेच प्राप्त होते शुधीता पुढे शर्रसन्नाचे ताट वाढून ठेवलेले असले तरी तो एकदम तृप्त न होता प्रत्येक घासाने तृप्ती वाढता वाढता शेवटच्या घासाला पूर्ण तृप्त होतो त्याप्रमाणे तो साधक वैराग्याच्या आश्रयाने व विवेकरूपदीपाच्या प्रकाशाने आत्मस्वरूपी ठेव्यास प्राप्त होतो तर आत्मरूप ऐश्वर भोगण्याची ज्या साधकाचे अंगी खरोखर योग्यता प्राप्त झाली तो ज्या क्रमाने ब्रम्हप्राप्ती सुलभ करून घेतो त्या क्रमाचे वर्म तुला सांगतो जो मनुष्य अत्यंत शुद्ध बुद्धीने आपल्या चित्ताचे नियमन करून शब्दाधिक विषय टाकून प्रीती व अप्रिती नाहीशी करून टाकतो तर श्रीगुरूंनी दाखवलेला मार्ग स्वीकारून विवेकरूपी तीर्थाच्या तटावर म धुन टाकतो मैं ज्यादा प्रमाण राहू ने ग्रास चंद्रा प्रभा सोडयाव ती चंद्रास आलिंगन देते बुद्धि का शुद्धपना जो ना प्रकार दुर्वासना भ्रष्टाला होता तो शुद्ध हो अपने मूलते स्थिति प्राप्त होते कुलश्री जी दोनों कुलां अभिमान टाकून केवळ आपल्या प्रिय पतीलाच अनुकूल असते तसे बुद्धी ही भावना सोडून आत्मचिंतनात रथ होते जीवाचे आवडते असे ते ज्ञान ते नेऊन इंद्रियाने ज्या शब्दाधिक विषयाला थोरपणा दिला म्हणजे प्रौढी वाढवली ते पंचविषय सूर्याचे किरण नाहीसे झाले म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते तसे धैर्याने इंद्रियाचा रोध के म्हणजे आपोआप नाहीसे होतात न समजता भ्रष्टाच्या घरचे खाल्लेले अन्न जसे कळल्यावर ओकून टाकावे लागते तशा अंतःकरणातील विषय वासना इंद्रियाकडूनच ओकवल्या मग अंतर्मुख रूपी जी शुद्ध गंगा तिच्या तीराला वृत्ती आणून स्नान घातले याप्रमाणे ज्याने वृत्ती शुद्ध केली नंतर सात्विक धैर्याने ती इंद्रिये शुद्ध केली आणि मग मनाला योगाभ्यास करण्यास लावले त्याचप्रमाणे पूर्वकर्माच्या योगाने चांगले किंवा वाईट भोग प्राप्त झाले असता वाईट भोगाविषयी खेद करीत नाही अथवा सहज चांगला भोग भोगण्याचा समय आला असता त्याविषयी अभिलाष धरित नाही याप्रमाणे अर्जुना इष्ट किंवा अनिष्ट भोगाविषयी हर्ष अथवा खेद टाकून पर्वताचे गुहेत अथवा निरंजनस वास करतो जो <coughs> <दो, coughs> एकांत वास करणारा मिताहारी काया, वाचा व मन याना, स्वाधीन ठेवणारा निरंतर ध्यानगात तत्पर असणारा आणि वैराग्याचा आश्रय करणारा असा असतो ज्या ठिकाणी लोकांचा गलबला नाही असे अरण्य पाहून त्या ठिकाणी वस्ती करतो तेथे समाज जर कसला असेल तर त्या एकट्याच्या अवयव समुदा असतो इंद्रिय मन यांचा निग्रह हीच त्याची क्रीडा न बोलणे हेच त्याचे बोलणे गुरुवाक्याचे मननामुळे दुसऱ्या कशाचंही चिंतन करण्यास त्यास वेळच फावत नाही आणि आपल्या अंगात शक्ती यावी व क्षुधा नाही शिवावी आणि जिव्हाचे मनोरथ पूर्ण व्हावे या तिन्ही गोष्टींची भोजन भोजनप्रसंगी जो परवा करीत नाही आणि मिताहार करून पूर्ण संतुष्टता मिळवावी अशीही इच्छा करीत नाही अन्नपचन करणारा जो जठराजने त्याला जर काही आहार दिला नाही तर तो, तो प्राणनाश करील म्हणून प्राण होईल इतक्या आहार करतो आणि परपुरुषांनी इच्छा केली तरी कुलश्री जशी त्याला वश होत नाही तसे निद्रेला किंवा आळसाला वश होऊन आपले आसन ढळू देत नाही ईश्वराला दंडवत करते समय जो जमिनीला स्पर्श होईल त्या वाचून कधीही अविचाराने जमिनीवर निद्रे करता अंग टाकीत नाही शरीरनिर्वाहापुरता जो हातापायांचा उपयोग करतो किंबहुना ज्याने अंतकरण व बाहेंद्रिय स्वाधीन ठेवली आहे आणि अर्जुना जो आपल्या वृत्तीला मनाच्या उमऱ्यापर्यंतही येऊ देत नाही त्याच्या ठिकाणी बोलणे चालणे वगैरे व्यापारास कोठून थारा मिळणार अशा प्रकारे शरीर वाणी आणि मन ही सर्व जिंकून ज्याने ध्यानाकाश स्वाधीन करून घेतले ज्याप्रमाणे आरसाच्या हाती घेतला असता त्यात आपले स्वरूप स्पष्ट दिसते त्याप्रमाणे गुरुवाक्याच्या बोधाने ज्याने आपल्या बोधाचा निश्चय केला आहे तो ध्यानाचा प्रकार असा की ध्यान करणारा ध्याता त्याची जी वृत्ती ती ध्यानरूपी वृत्ती व त्या वृत्तीने ज्याचे ध्यान करायचे ते ध्येय ही त्रिपुटी आपले ठिकाणीच पाहतो हे पांडू सुधा त्या ठिकाणी ध्येय ध्यान आणि ध्याता ही त्रिपुटी विसरून केवळ एकच रूप राही तोपर्यंत ध्यान करावे लागते म्हणून तो मोक्षेच्छू आत्मज्ञानाविषयी दक्ष होतो परंतु योगाभ्यासाचा पक्ष पुढे करून अर्जुना गुद व शिश्र या दोघांच्या मध्यभागी पायाच्या टाचेने दाबून मूळ बंध करतो अधो अधुबा... भाग <coughs> संकुचित करून मूळ बंध ओढियाण बंध जालंधर बंध या तीन बंधाने वायूचे भेद मोडून एक एकविध करतो अशा प्रकारे प्राणांचा रोष झाला म्हणजे कुंडलीने जागी होऊन मध्यमा म्हणजे सुषुमना मार्ग मोकळा होतो आणि आधारचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत प्राणभेद करून ऊर्जात हो मग ब्रह्मरंधातील सहस्रदलकमल अमृतवृष्टी होते त्याचा ओघ सुनाडीने मूळ बंधापर्यंत येतो मग मुघनी आकाशामध्ये चैतन्य रूपी भैरवाच्या खापरात म्हणजे पात्रात मन व वायू यांचा खिचडा वाढतो अशा प्रकारे हा योग साधनांचा बळकट मेळावा पुढे करून त्याचे मागे ध्यान निश्चित करतो आणखी ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मतनाच्या ठिकाणी प्राप्त होण्याचे अगोदरच जो वैराग्यासारखा परममित्र जोडून ठेवलेला असतो तो ज्या ज्या भूमिकेवर साधक प्राप्त होईल तेथे तेथे ते त्याचबरोबर ते ते असतो आपल्याला जे पाहायचे आहे ते दिसले नाही तोपर्यंत जर दिव्याची सोबत आहे तर मग पाहण्यास काय उशीर त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती भावी म्हणून प्रवृत्त झालेल्या साधकास त्याची वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लय पावेपर्यंत जर वैराग्याची सोबत आहे तर त्याच्या मोक्षप्राप्तीस भंग कसा होईल म्हणून वैराग्ययुक्त ज्ञानाचा अभ्यास करणार जो भाग्यवान पुरुष तो आत्मलाभाला योग्य होतो असे वैराग्याचे वज्रकवच अंगात घालून जो राजयो राजयोगरूप राजयो घोड्यावर स्वार होतो मग लहान मोठे जे दृष्टीस पडेल त्याचे निवारण करण्याकरता रूपी कर मुठीत रूपी बळकट खडग घेतो आणि अशा प्रकारे सूर्य जसा अगधारात निशंकपणे शिरतो तसा जो मोक्ष वि विजयश्रीला वरण्याकरता संसार रूपी रणात निशंकपणे शिरतो आणि दो मनुष्य अहंकार सामर्थ्य उन्मत्तपणा काम क्रोध संग्रह या विकारांना टाकून ममता रहित होऊन शांत असतो तो मनुष्य ब्रह्मरूप होण्यास योग्य होतो त्या ठिकाणी त्याला आढळण्याकरता आलेले जे रूपी वैरी तो मारतो त्यापैकी पहिला वैरी देहाअहकार हा हो जो अहंकार मनुष्याला मारून सोडित नाही व उत्पन्न करून जगू देत नाही तर देहाच्या सापळ्यात घालून कुतुंबवीध तो त्या अहंकाराचे राहण्याचे ठिकाण जो देहरूप किल्ला तो फोडून हस्तगत करून घेतो आणि त्याचप्रमाणे अर्जुना बल हा जो दुसरा वैरी त्याचाही नाश करतो दो बलरूप शत्रू विषयांचे नाव ऐकल्याबरोबर चौपट वाढून सर्व जगाला विषयाविषय विषयाशिवाय इतर वस्तूंचे भान राहू देत नाही तो बलरूपी शत्रू विषयरूपी विषयाचा केवळ डोघ असून सर्व दोषांचा राजा आहे पण त्याला ध्यान रूपे खडगाचा घाव कसा सहन होईल आणि प्रिय विषयांची प्राप्ती झाली असता ज्याला परम आनंद होतो व त्याच आनंदाने जो जीवाला आच्छादन करतो जो सन्मार्गाविषयी भूल पाडून व अधर्माच्या रानात घालून नरकाजी रूप वाघांच्या तावडीत देतो असा जो विश्वास घात की गर्वरूप तो मारून टाकतो आणि ज्याला भिवून तापसे लोक थरथर कापतात भयंकर क्रोध हा ज्याचा परिणाम होय आणि जो जो लार पुरवावे तो तो जो अधिक अधिक वाढतो असा जो काम त्याचा नायनाट केल्यावर क्रोधाची ही सहज तीच वाट होते झाडाचे मूळ तोडून टाकले म्हणजे खांद्याचा खांद्यांचा जो नाश जसा आपोआप होतो तसा कामाचा नाश केला म्हणजे क्रोधाचा नाश सहजच होतो म्हणून काम शत्रू मारून टाकला म्हणजे क्रोधात येणे जाणे सहज चुकते आणि राजा जसा प्रतिज्ञेने आपला खोडा ज्याला घालायचा असेल त्याचे डोक्यावर देऊन तो नेवितो तसा परिग्रह शत्रू मनुष्याचे परिग्रह वैराग्यशिलाचे नाव ऐकल्याबरोबर डोके हलून त्या वैराग्यशील पुरुषाच्या अंगात संचार करून अवगुण उत्पन्न करतो व हे माझे अशा अभिमानात त्याला गुंतवतो ज्या परिग्रहाने हा मठ माझा आहे हे शिष्य माझे हे ग्रंथ माझे या चिन्हाने वैराग्यशील पुरुष हा कुटुंबाचा त्याग करून त्याच करून जो परिग्रह हो, तेथील पदार्थावर ममत्व ठेवतो सारांश अगदी नागवा उघडा असला तरी त्याला आपल्या पाशात गुंतवतो असा जो अजिंक्य शत्रू परिग्रह हो, त्याचा ठाव ठिकाणा नाहीसा करून जो पुरुष संसार जिंकल्याचा आनंद भोगतो त्याच्या भेटीला ज्ञान गुणाचे अमानितवाधिक समुदाय हेच कोणी देशाचे मांडलिक राजे येतात तेव्हा यथार्थ ज्ञान हेच सार्वभौम राज्य त्या साधकाला अर्पण करून आपण त्याचे परिवार होऊन राहतात प्रवृत्तिरूपी राजमार्गाने त्याची स्वारी चालली असता तीन अवस्थारूपी स्त्रिया येऊन त्याच्यावरून पदोपदी आपल्या सुखाचे निंबल करून टाकतात त्या सार्वभौम त्यास ओवाळण्यास येतात तेव्हा रिद्धीसिद्धीचे अनेक समुदाय मिळून त्या प्रसंगी त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीच्या योगाने तो नहातो अशा प्रकारे ब्रह्मैक्य रूप स्वराज्य प्राप्त होण्याची वेळ जो जो जवे तो तो के हर्षाने भरलेल ने भरले अर्जुना आहे, हाला वाला सामानता उतक नवे तो ज्यादा अ दुसरे काीय द्वैत नष्ट दुसरे का शिलक रह अर्जुना आपका सत्ते ने सर्व माझे असे म्हणण्यास अवकाश नसल्यामुळे ममतेचा त्याग होतो याप्रमाणे सर्व वर्ग जिंकून सर्व जगत मीत आहे असे समजामुळे योगरूपी घोड्याची धाव आपोआपच बंद होते आणि मग अंगात जे वैराग्याचे बळकट कवच घातलेले असते तेही तो त्यावेळी क्षणभर सैल करतो आणखी ध्यान खडकाच्या योगे ज्याचा नाश होतो असे काहीच नसल्यामुळे ते धारण करणाऱ्या वृत्तीचाही हात आसळून खाली येतो जसे एखादे खरे रसायन असते ते, ते रोगाचा नाश करून आपणही नाही सेवते तशी याची स्थिती होते किंवा मुक्कामाचे ठिकाण पाहिल्याबरोबर जसे धावणे थांबते तसे ब्रह्मप्राप्ती झाल्याबरोबर अभ्यास आपोआप राहतात गंगा समुद्रास मिळाल्यावर आपला वेग टाकते किंवा कामिनी स्त्री आपला पती भेटला म्हणजे जशी शांत होते अथवा केळ व्याली म्हणजे तिची वाढ खुंडते किंवा गाव येता ज्याप्रमाणे मार्ग संपतो त्याप्रमाणे आपल्याला आत्मसाक्षात होईल असे दृष्टीस पडताच तो साधन रूपे हत्या रेखा हातातून हळूच खाली ठेवतो म्हणून अर्जुना ब्रह्माशी ऐक्य होण्याच्या वेळेस त्याचे सर्व उपाय मागे फिरतात वैराग्य रूपी गोंधळिक लग्नाची वेळ किंवा ज्ञानरूपी अभ्यासाचे वृद्धपण अथवा योगरू फलाची परिपक्व दशा अशी जी शांती ती अर्जुना त्याचे ठिकाणी होण्यास अधिकारी होतो पुनवेपेक्षा चतुर्दशीच्या दिवशी जितका चंद्राच्या कलेत उणेपणा असतो किंवा सोळा आणि कसापेक्षा पंधरा आणि कसात जितकी कमतरता आहे जसा सागरात गंगेने प्रवेश केल्यावरही तिचा वेग जेपर्यंत दृष्टीस पडतो ती गंगा व जेथे तो वेग थांबतो तो समुद्र जसे ब्रह्म व ब्रह्म होणारा यात अंतर असे, ते अंतर शांतीच्या योगेक लागलीच नाही सेवते परंतु तद्रूप न होता ब्रह्माला वे ते वेगळेपणाने जाणतात तेच ब्रह्म होण्याची योग्यता पावतात आणि तो ब्रह्मरूप झालेला प्रसन्न अंतकरण होऊन कशाचा शोक करीत नाही व कशाची इच्छा करीत नाही तर सर्व भूतांच्या ठिकाणी समबुद्धी ठेवून माझी परमभक्ती प्राप्त करून घेतो अर्जुना ती ब्रह्मभावाची योग्यता असलेला पुरुष मग आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर बसतो ज्या अग्नीच्या योगे स्वयंपाक तयार होतो त्या अग्नीची त्या स्वयंपाकामधील म्हणजे पदार्थामधील उष्णता जेव्हा नाहीशी होते तेव्हा जसे त्यांना ते समाधानकारक होते अथवा ज्याप्रमाणे शरद ऋतू लागला म्हणजे वर्षाकला ओहोटी ही गंगेची लगबग जाऊन गंगा स्थिर होते किंवा गाण्याचा समारंभ संपला म्हणजे उपांगे म्हणजे मृदंग तंबुरा वगैरे बंद होऊन मागे केवळ वाहवाह मात्र उरते त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीविषयी जे श्रम केले होते त्यांचेही ज्या प्रथम स्थितीच्या ठिकाणी ऐक्य होऊन जाते म्हणजे परिहार होतो जेथे श्रमाचीही आठवण राहत नाही त्या स्थितीला आत्मज्ञानाची प्रसन्नता असे म्हणतात अर्जुना ती स्थिती तो योग्य झालेला पुरुष भोगतो तेव्हा ऐक्यभावाचे भरते आल्यामुळे अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरता शोक करावा अथवा काही प्राप्त व्हावे म्हणून इच्छा करावी या दोन्ही गोष्टी आपोआप राहतात सूर्य गोल्यार सर्व नक्षत्रे ही आपल्या अंगचे ते हरवतात त्याप्रमाणे अर्जुना आत्मप्रथा म्हणजे आत्मानुभव प्राप्त झाले म्हणजे भूतांचे ठिकाणी जिकडे तिकडे पाहिल तिकडे भेदभाव मोडत मोडत नाही सावतो पाठीवरील लिहिलेले अक्षरेदशी हाताने पुसता येतात तसे याच्या दृष्टीने सर्व भेद व द्वैत नाही सेवते त्या योगे जागृति व स्वप्न या दोन अवस्था मधी जी विपरीत ज्ञाने है सर्व नहीं से भोजनास आरंभ के घाने भूक भूक कमी कमी होेवटा घाशाने तृप्ति भूक होते। अथवा चालने से श्रमा ने कमी होता होता मुक्का सर्व चाल सरते मनुष्य जो हलु हलु जागा हो जातो। तो तो जो हलूह जाग जो तो पूर्ण जागा निद्रा संपूर्ण नहीं होते अथवा पौर्णिमे दिवसी पूर्ण कला प्राप्त चंद्रा खुंटू शुक्ल पक्ष नहीं सतो ताप्रमा बोध्य नहींसे होता होता पूर्णबोधा के ठिकाण बोधपना ही जमभावाप सर्व अज्ञान नहीं से होते कलपांत समय सर्व जलमय होते ते समुद्र व नदी हे भेद मोडून, मोड़ आब्रम्हस्तंभ पर्यत जसे जलस होते कि घटमठाधी उपाधि गकाश रहते अथवा काष्ठ मात्र नहींसी केवल अग्निम्रतो अथवा अनेक प्रकारचे दा दागिने मुशीक घालून आटले म्हणजे दागिन्यांचे नाव आकार नष्ट होऊन केवळ सुवर्ण मात्र उरते हे असो मनुष्य जागा झाला म्हणजे स्वप्न नाही होते। आणि मग केवळ आपण मात्र उरतो त्याप्रमाणे एक मज वाचून त्याच्यासुद्धा त्या पुरुषाला भेद उरत नाही त्या स्थितीला चौथी भक्ती म्हणजे ज्ञानी म्हणतात ती त्यास प्राप्त होते दुसरे आर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भेद आहेत म्हणून ते पाहून हिला चौथी भक्ती असे नावले बाकी पहिली दुसरी तिसरी चौथी असे काहीच तिला म्हणता येत नाही परंतु केवळ माझी जी सहजस्थिती तिलाच भक्ती असे म्हणतात जी भक्ती अज्ञानाला प्रकाशित करून मलाच विपरीत भाव दाखवून सर्व लोकांकडून माझी भक्ती करून, करून समजावीत असते जो भक्त ज्या ठिकाणी जशी कल्पना करून पाहिल त्याला तेथे तशीच दिसते हे ज्या अखंड प्रकाशाने भासते ज्याप्रमाणे आपण असल्यामुळे स्वप्नाचा आहेपणा व नाहीपणा भासतो त्याप्रमाणे विश्वाचा उदय व लोक ज्या प्रकाशाने होतो हे कपि ध्रजा असा जमाचा सहज प्रकाश आहे त्यालाच उत्तम भक्ती असे म्हणतात म्हणून आर्थभक्ताच्या ठाई आरती आपणच होऊन ज्या पदार्थाची अपेक्षा केली तो पदार्थही ती भक्तीच बनते त्याचप्रमाणे अर्जुना जिज्ञास व भक्ताच्या पुढे जाण्याची इच्छा व जाणणे ही दोन्ही आपणच बनते अर्जुना हीच भक्ती आपणच अर्थ अर्थप्राप्तीचे साधन व अर्थप्राप्तीची इच्छा करणारा अशी त्रिपुटी होऊन मलाच अर्थ या नावाला आणते अशा प्रकारे अज्ञानाला घेऊन जी माझी भक्ती वागते ती ती मी जो पाहणारा त्या मला पाहण्याची वस्तू बनवते आरशात आपले स्वरूप पाहिल्यावरच त्याचे प्रतिबिंब दिसते त्यात काही शंका नाही परंतु मिठ्या दुजेपणा एकमुखाचे दोन मुखे दिसणे हे आरसा करतो दृष्टीने चंद्रच दिसतो हे खरे परंतु एका चंद्राचे दोन चंद्र दिसणे हे डोळ्यामध्ये तिमिर नावाचा रोग असल्यामुळेच होते त्याचप्रमाणे भक्तीच्या योगे मीच मी आपल्याला सर्वत्र प्रतीत होतो परंतु दृश्य जे आहे ते मिथ्या असून अज्ञानाच्या उपाधीने होते ते भेद दाखवणारे अज्ञान भक्तियोगाने नाहीसे होऊन ज्याप्रमाणे उपाधीचा नाश झाल्यावर प्रतिबिंब आपले स्वरूपात ऐक्य पावते त्याप्रमाणे माझे दृष्टत्व मला भेटले माझे ठिकाणेच लीन झाले हे बघ ज्यावेळी सोन्यात किडार मिसाळलेले असले त्यावेळी देखील सोनेच आढळ असते परंतु ते हिण काढून टाकल्यावर जसे शुद्ध सोने उरते अरे पौर्णिमेच्या अगोदर चंद्र संपूर्ण नाही की काय पण त्या दिवशी जशी त्याची पूर्णता त्याला भेटते तसा मीच वृत्तीज्ञानाद्वारे दिसतो परंतु त्यात द्रष्टुत्व दुरूप भेद असतो तेथे द्रष्टुत्व नाही शेजाले म्हणजे माझा मीच मला प्राप्त होतो म्हणून पार्था माझा जो चौथा ता भक्तियोग आहे तो दृश्य भिन्न आहे आणि तो मी जेवढा आणि जसा आहे त्या मला भक्तीच्या योगाने यथार्थ जाणतो वो मला यथार्थ जाणल्यावर तो मदरूप होतो